श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्वशहत्तरावा श्री वसिष्ठ म्हणाले नंतर एकदा कोसल देश व भगीरथाचा राहण्याचा देश या दोन्ही देशाहून एका अगदी निराळ्या देशातील एका श्रेष्ठ नगरात मत्स्य जसा क्षुद्र माशाला मारतो त्याप्रमाणे मृत्यू एका अपत्यहीन राजाला मारता झाला त्यामुळे जिच्या देशपालनाची मर्यादा नष्ट झाली आहे अशी खिन्न झालेली तेथील प्रजा आपले पालन करण्यास समर्थ अशा विशाल गुणलक्ष्मीने राजाचा शोध करू लागले तेव्हा त्या प्रजेला हा भगिरथ राजा आढळला हा स्थिर भिक्षाचर मु सर्व गुणलक्ष्मीने युक्त आहे असे जाणून व त्याला सैन्यात आणून तिने अभिषेक केला व राजा बनवले जसे एखादे सरोवर पावसाळ्यात पाण्याने भरून जाते त्याप्रमाणे एका क्षणात फार मोठ्या सैन्याने वेष्टीत झालेला राजा भगीरथ झटकन हत्तीवर आरूढ झाला जगाचा नाथ जो भगीरथ राजा त्याचा जय असो अशा लोकांच्या आरोळ्याने मोठमोठ्या पर्वतांच्या मोठ्या गुहा भरून गेल्या तेथे त्या राजाचे पालन करणाऱ्या त्या भगीरथ राजापाशी चा पूर्वी चा मंत्री मोठ्या आदराने आल्या, त्या उद्देशून राजन पूर्वी केला जो सामत राजा करता मच्छ्या मृदु आमिषाला जसे खावे मृत्यु ने गुन टाकले त्या आमच्या राज्याचे पालन करने ची ही कृपा आमच्यावर करण्यास तू योग्य आहेस इच्छा न करता यदृच्छेने प्राप्त झालेल्या अर्थाचा त्याग करणे उचित नाही श्री वसिष्ठ म्हणाले याप्रमाणे प्रार्थना केली गेलेला राजा त्या प्रकृतींच्या त्या वचनांचा अंगीकार करता झाला सात सागर हेथिचे चिन्ह अशा पृथ्वीचा तो पती झाला तो सर्वत्र समदृष्टी शांतचित्त मौनी आसक्तीशून मत्सरहित प्राप्त होईल तेवढेच कार्य करणारा ज्याचा सर्व विस्मय गुप्त झाला आहे म्हणजे तत्वज्ञानाने त्याचा विस्मय बाधित झाल्या कारणाने फार मोठे कौतुक पाहून आश्चर्यचकित न होणारा असा होता तुझे पितामह सगरपुत्र पित्यांचा अश्व हुडकण्यासाठी भूमीला खोचचे त्यांनी पृथ्वीला खणून सागराकार छिद्र केले पण तेथे तपश्चर्या करणाऱ्या कपिलाचा त्यांच्या हातून अवमान झाला त्यामुळे कपिला क्रोध आला त्या, त्या क्रोधाग्नीने त्याने ते साठ सहस्त्र सगरपुत्रांना भस्म करून अधोगतीला नेले भस्मी झालेल्या त्यांचे गंगाजलाने पावन झाले असता गंगाजलाने ते त्यांचे भस्म भिजून वाहून गेले असता गंगेच्या पाण्याने त्यांना उद्देशून जलांजली दिली असता त्यांचा उद्धार होईल हे गरुडाचे वचन त्या राजाने लोकांच्या तोंडून ऐकले त्यावेळी गंगा भूतळी वाहत नव्हती ती स्वर्गातच होती त्या भगीरथामुळेच गंगाजलांजली गंगा अन्य पितरांचाही उद्धार करणारी आहे अशी प्रख्याती झाली त्या दिवसापासून भगीरथ राजाने गंगेला स्वर्गातून भूलोखी आणण्याचा नियम केला आणि त्यानंतर मंत्र्यांवर राज्याचा भार टाकून तो शमसंपन्न राजा गंगेला भूमीवर आणणे या कार्यासाठीच जे तोप वगैरे अनुष्ठान त्याकरताच सर्व क्रिया करणारा असा होऊन निर्जन गेला तेथे असंख्य वर्षाने पुन पुन्हा ब्रह्मदेव शंकर व जन्नू यांची आराधना करून त्याने गंगेला भूमीवर आणले तेव्हापासून निर्मल तरंगाने अत्यंत सुंदर दिसणारी जगतपती शंकराच्या मस्तकाशी संगत झालेली त्रिमार्ग त्रिमार, त्रिमार्गा गंगा आकाशातून महात्म्यांच्या बहुपुण्य संततीप्रमाणेच पृथ्वीवर पडू लागली स्फुरण पावणारे जे तरंग त्यांची गमन करणारी आपल्या फेनपुंजांनी जणू काय हसणारी प्रसन्न पुण्यमंजरीने युक्त अशी जणू काय धर्माची वेलच आणि भगीरथ राजाच्या ठिकाणच्या यशाचा समुद्रापर्यंत प्रचार होण्यासाठीचा जणू काय मार्गच अशी ती त्रिमार गंगा भूतळी त्यावेळी अवतीर्ण झाली इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वाधे षट सप्तती तमहा